श्री गणेशक्तीचा असा काही भूतविला परमाणूच्या लक्षांशा इतक्या अल्प भागात हजारो जगे आणि एका निमिषेच्या लक्षांश इतक्या अल्प भागात हजारो कल्पे आपल्या समोरील ब्रम्हांडाप्रमाणे अगदी सत्य असल्यासारखे भासतात इतकेच नव्हे तर त्यापैकी ब्रह्मांडामधील अनंत परमाणूपैकी प्रत्येक परमाण अशा तऱ्हेची ब्रह्मांडे पुन्हा भासू लागलेली असतात परंतु अशा रीतीने भासणारी ही अनंत ब्रह्मांडे परमाणू मध्ये शक्य नसल्यामुळे ती आहेत आणि अनंत ब्रह्मांडाची ही भ्रांती जीवांच्या अज्ञानामुळे भासमान होत असते असेच म्हटले पाहिजे ज्याप्रमाणे पाण्याच्या द्रवत्व धर्मामुळे त्यावर लक्षावधी भोवरे भासू लागतात त्याप्रमाणे ब्रम्हच्या मायाशक्तीमुळे भूत भविष्याने वर्तमान सर्ग परंपरा भासत असतात तीरावरील वृक्षांची गलित झालेली पुष्पे जिच्या प्रवाहात वाहत जात आहेत अशी रखरखीत वाळवंटावरील मृगजळाची नदी स्वप्नात भासमान होणारे विस्तीर्ण नगर इंद्रजालामुळे उत्पन्न झालेले शहर एखाद्या नगराचे किंवा पर्वताचे वर्णन चालले असतात ते ऐकणाऱ्याच्या मनात त्या नगराचा किंवा पर्वताचा उत्पन्न झालेला आकार किंवा मनोराज संकल्प वस्तुत मिथ्या अज्ञ दृष्टि सत्य भाजपा ब्रह्मा मध्य भाषण सर्व सर्गपरंपरा वस्तुदृष्ट्या मिथ्या अज्ञ जीवन अपापलमें सद्रूप भाजता श्रीरा ज्ञानश्रेष्ठ सद्गुरु आपण वर्णन करून सांगितले त्याप्रमाणे उत्कृष्ट अध्यात्म विचाराच्या योगाने परब्रह्माविषयी निर्विकल्प आत्मज्ञान होऊन अद्वितीय अशा परब्रशी तद्रुप झाल्या देह हो या जगात राहू शकतात तरी कसे दैवाच्या प्रभावामुळे ते जगात राहू शकतात असे आपले म्हणणे असे तर मला त्यावर विचारायचं आहे की तत्वज्ञानावरही दैवाचा पगडा बसावा हे मोठे चमत्कारिक नाही का तसे असेल तरी असल्या ह्या दैवाचे स्वरूप तरी काय हे सर्व जाणण्याची मला अत्यंत उत्कंठा लागली श्री वशिष्ठांनी सांगितले बा रामचंद्रा नियती या नावाची परब्रह्माची स्पंद रूप धारण करणारी चित शक्ती या जगात असून ही नियतीरूपी ब्रह्मसत्ता <coughs> सर्व कल्पामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांच्या सर्व व्यवहारांची व्यवस्था लावत असते अमुक प्राण्याने आपल्या पूर्व कर्मानुरूप अमुक तऱ्हेने असावे त्याला प्राथम कर्मानुरूप अमुक अमुक बरी वाईट फळे प्राप्त व्हावी अशा प्रकारचे प्रत्येक प्राण्याविषयीचे विचित्र भविष्य ही नियतीस ठरत असते आधीसारख्यापासून उत्पन्न झालेल्या या, या नियतीला महासत्ता महाचिती महाशक्ती महादृष्टी महाक्रिया महोधव महास्पंद इत्यादी निरनिराळी नावे देण्यात येतात ही ईश संकल्परूप नियती ईश्वराच्या महात्म्यामुळे उदयाला येणारी आणि प्रौढ अशी असून तिच्यामध्ये केव्हाही बदल होऊ शकत नाही या नियतीच्या प्रचंड प्रवाहामध्ये हजारो सर्ग परंपरा गवताच्या काळ्याप्रमाणे एकसारख्या वाहतूक चाललेल्या असतात ही ईश्वरी नियतीच जगातील क्रूर स्वभावाचे दैत्य सौम्य वृत्तीचे देव वायू करणारे नाग आणि स्थिर रुपाने राहणारे पर्वत वगैरे सर्वांना लिहिलेने चालवीत असते आणि हा तिचा खेळ कल्पारंभापासून थेट कल्पांतापर्यंत अव्याहत चाललेला असतो आकाशाच्या उदरात चित्रे काढणे असंभाव्य असले तरी त्या संबंधाने कदाचित अनुमान करता येईल परंतु ईश्वरी नियती अन्यथा झाली असे होणे केव्हाही शक्य नाही पण रामा ईश्वराची किंवा ब्रह्माची नियती असे शब्द जरी वापरण्यात येतात तरी ते केवळ व्यावहारिक दृष्टीने वापरण्यात येत असत हे मात्र विसरू नको कारण तत्वज्ञांच्या दृष्टीने ब्रम्ह नियती सर्ग हे सर्वच शब्द एक रूपच आहेत ब्रह्मदेवारी आत्मनिष्ठाने परमात्मा ओळख नसणाऱ्या अज्ञ जीवांच्या समजुतीसाठी परब्रह्मारात ही भिन्न भिन्न नावे दिलेली आहेत आता या ठिकाणी कदाचित तू अशी शंका घेशील की ब्रह्म हे अचल असून सृष्टी तर चल आहे अशा स्थितीत ब्रह्म आणि सृष्टी या उभय तांत्रिक साम्य कसं असू शकेल परंतु ही शंका बरोबर नाही कारण शून्य आणि अचल अशा आकाशात <coughs> वास्तविक वृक्ष असणे शक्य नसता भ्रमामुळे केव्हा केव्हा प्रसंगी वृक्ष भासतो त्याचप्रमाणे आदी मध्य अंत याविरहित अचल ब्रह्मच अज्ञ जीवांच्या दृष्टीने चल आणि सर्गरूप झाल्यासारखे भासते परंतु वास्तविक ज्ञात्यांच्या दृष्टीने ब्रह्म आणि जग एक रूपच असतात स्फटिकपण्यात बाह्य पदार्थांचे प्रतिबिंब पडून त्यात रेखा दिसू लागतात त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये प्रतिबिंबित झालेल्या हिरण्यगर्भाने ही नियतीरुपी भावी सृष्टी स्वप्नातील पदार्थाप्रमाणे कल्पित केलेली आहे यामुळे हिरण्य गर्भरूपी ब्रह्माच्या स्वभावामुळे उत्पन्न झालेली नियती सृष्टी वगैरे सर्व काही त्याच्या अवयवाप्रमाणे भासत भासते। ईश्वर संकल्परूप शुद्ध चिथिला दैव असे म्हणतात हे दैव कालत्रयात भासमान होणाऱ्या सर्व पदार्थांचे आक्रमण करून राहिले म्हणजे जगातील सर्व प्राण्यांच्या कर्मानुसार त्यांना फल देण्याची व्यवस्था या दैवाने केलेली आहे अमुक प्राण्याने अमुक अमुक प्रकारे हालचाल करावी अमुक तऱ्हे राहावे अमुक रीतीने भोग्य विषय भोगावेत अशा तऱ्हेची नियती ईश्वर संकल्पानुसार ठरली जाते दैवाचे स्वरूप तरी हेच होय जगातील सर्व स्थावर जंगमात्मक वस्तू सचेतन आणि अचेतन पदार्थ सर्व भूतात्मक जग काल क्रिया वगैरे सर्व या दैवाचीच वेगवेगळी रूपे होत अस्तित्वात असे तोपर्यंत पृथक राहून एकमेकांना सहाय्यभूत होतात पुढे त्रिभुवनाचा लय सारा म्हणजे या दोन्ही सत्ता एक रूप होतात अदृष्ट आणि नियती या दोन्ही सत्ता पौरुष प्रयत्नांच्या अधीन असल्यामुळे प्रत्येक कल्याण पुरुषाने पौरुष प्रयत्न करून त्या आपल्या स्वाधीन करून घ्याव्या आता या ठिकाणी कदाचित तू असा प्रश्न विचारशील कि अदृष्ट आणि नियती यांच्या सत्तेपुढे पौरुष प्रयत्नांचे काय चालणार परंतु तुझ्या समाधानासाठी असे सांगता येईल की पौरुष प्रयत्न होणे किंवा न होणे हा सुद्धा नियतीपैकीच एक भाग आहे इतकेच नव्हे तर अरे रामा दैव आणि प्रयत्न यांच्या संबंधाने तुझ्या मनात शंका निर्माण व्हावी या दोघो हो मध्ये बलवत्तर कोण याचा निर्णय करून मला सांगा असा तुम्हाला प्रश्न करावास आणि नंतर मी केलेले समाधान ऐकून तू पौरुष प्रयत्नाला प्रारंभ करावास ही सुद्धा नियतीच होय दैवप्रायण मनुष्य मला खायला प्यायला देणारे देखील दैवच आहे त्यासाठी मला प्रयत्न करण्याची काय आवश्यकता आहे अशी आपली समजूत करून घेऊन स्वस्थ बसावा ही सुद्धा त्याच्या पूर्व कर्मानुसार बनलेली नियती होय आद्य पुरुष सुद्धा आदिसर्गापासून प्रयत्नाविषयी परानमुख राहिल्यास तर त्याची बुद्धी तिच्या संपंदापासून उत्पन्न होणारे कर्म या कर्मापासून निर्माण होणारे भूत भौतिकादी विकार आणि त्यापासून उत्पन्न होणार्या जगातील सर्व पदार्थांच्या आकृती यापैकी काहीच उत्पन्न झाले नसते आद्य पुरुषाने पौरुष प्रयत्न केल्यामुळेच ही, ही कल्पांतापर्यंत टिकणारी नियती रूपी व्यवहार स्थिती परिणत झालेली आहे जगातील यचावत प्राणे ईश संकल्प रूपी नियतीने नियती बद्ध झालेले आहेत ब्रह्मा रुद्र आणि देवानाही या नियतीचे उल्लंघन करता येणे केव्हाच शक्य अमुक अमुक वेळी अमुक अमुक, अमुक प्राण्यांकडून अमुक, अमुक अमुक कर्मे घडावी आणि तदनुसार त्याला बऱ्या वाईट फलांचे भोग घडावेत अश्या तऱ्हेची भवितव्यता ही नियतीच असून ती निशय दुर्लघ्य आहे यासाठी बुद्धिमान मनुष्याने या नियतीचा आश्रय करून असावे परंतु पौरुष प्रयत्नाचा कधीही त्याग करू नये कारण पौरुष प्रयत्ति प्राणी निर्णय करीतरुषीय ईश संकल्प रूपी है जगती इश, सर्व प्राणियों भावी कर्मे फरविपति नु नि जेवं सृष्टि मध्य व्यक्त होते पुरुष प्रयत् व्यक्त होती इतकेच नव्हे तर पुरुष प्रयत्नामुळेच त्याच्या संबंधाची नियती ईश्वरी संकल्पाने निश्चित झालेली असते ईश्वराने सृष्टीच्या संबंधात जी नियती ठरवलेली आहे ती लिलया केलेली आहे म्हणजे निरहेतू काय सृष्टीमध्ये जीवाना ज्या ज्या तऱ्हेची फले प्राप्त करून घ्यायची असतील ती पुरुष प्रयत्नाने साध्य व्हावीत अशी नियती त्या जगनियंताने ठरवलेली आहे अर्थात पौरुष प्रयत्नाचेच पुरुषार्थ लाभ सिद्ध होत असतो यात तीळ मात्र शंका नाही अजगरवृत्तीच्या पुरुषांना दैवबलाने स्वस्थ बसूनही आयते खायला मिळते तर मग प्रयत्नांची काय जरूर आहे अशी शंका यावर मनात येते खरी पण ती बरोबर नाही कारण दैव बला अन्न प्राप्त होते असे एक वेळ धरून चालले तरी ते चावण्यासाठी आणि पचवण्यासाठी प्राणवायूची हालचाल वगैरे सारखे प्रयत्न सा चालू राहतातच की नाही मग त्यांची अक्रियता ती कोठे राहिली आता यावर कोणी म्हणेल की अन्न न खाता वायू भक्षण करूनही काही काळ जगता येणे शक्य नाही का, का। आणि जर जगता येते तर या ठिकाणी प्रयत्नांची आवश्यकता काय आहे पण रामा अरे हे म्हणणेही चुकीचे अन्न पाण्या काही काळ मनुष्य जगला तरी त्यांना श्वासोश्वासा क्रिया करावीच लागते ना कारण श्वासोश्वास रूप प्रयत्न न झाल्यास मनुष्य जगणेच शक्य नाही सारांश अन्न मिळवणे खाणे जगणे वगैरे सर्व गोष्टी प्रयत्नाधही यासाठी मनुष्याने नित्य प्रयत्नशील असावे आता या ठिकाणी कदाचित तुला अशी शंका विचारावी असे वाटेल की चित्ताला विश्रांती देणाऱ्या प्राणनिरोधाचा निरो, अभ्यास करून जो योगी निर्विकल्प समाधीत स्थिर झालेला आहे तो प्राणनिरोधाने जगत असल्यामुळे जगण्याला प्राणवायूची आवश्यकता आहेच असे तरी निश्चयाने कसे म्हणता परंतु हे म्हणणेही बरोबर नाही कारण जो योगी प्राणाच्या हालचाली वाचून काही वेळ जगू शकतो त्याच्या त्या जगण्याला त्या त्या प्राणनिरोधाचा निरोधा, प्रयत्नच कारणीभूत झालेला त्याला काही नुसत्या दैव बेत नाही यावरून शास्त्रीय पौरुष प्रयत्न दैवाहून निशय श्रेष्ठ आहे हे स्पष्ट होते या पौरुष प्रयत्न रूप साधनेनेच अखेर निष्कर्म रूपी मोक्ष स्थिती प्राप्त होत असते पौरुष प्रयत्न रूप साधन आणि रूपी साध्य या दोन्ही गोष्टी रूप असल्यामुळे पौरुष प्रयत्नाचा पक्षच निर्विवाद बलवान ठरतो ब्रह्मानंदाची प्राप्ती हीच ज्ञानीपुरुषांची नियती असून ती त्यांच्या पौरुष प्रयत्नाचेच सिद्ध होते आनंद रूप होणे ही जी महात्म्यांची नियती ती ब्रह्म भावनेची स्फूर्ती असून पौरुष प्रयत्नाने ही दिव्य स्फूर्ती आपल्या अंगी बांधवून घेतली म्हणजे परमशुद्ध असे ब्रह्मपद पर प्राप्त होते आणि यालाच परागती असे म्हणतात ज्याप्रमाणे पृथ्वीच्या उदरात असलेले पाणी ील गवत वृक्ष वगैरे म्हणाले नियत्याआधी महाशक्तीच्या रूपाने ब्रह्म स्फुरण पावते हे पूर्वी सांगितले आहेच आता ब्रह्माच्या ठिकाणी हे स्फुरण कोण, -कोण रूपाने कस कसे होत असते हे सांगतो राघवन ब्रह्म तत्व हे सर्व वस्तू सर्व काल सर्व देश यांना व्यापून सर्व शक्तीच्या रूपाने विरसत असते ते ब्रह्म सर्वाकार सर्वज्ञपणामुळे सर्वेश्वर सर्व गत आणि सर्व रूप आहे ते ब्रह्म म्हणजेच आत्मा असून तो सर्व असल्यामुळे क्वचित तो आपली चितशक्ती स्वरूपत प्रगट करतो ज्या ठिकाणी अंतःकरणाची उपाधी सात्विक असेल त्या ठिकाणी तो आपली शांती उपाधी असेल त्या ठिकाणी आपली जड शक्ती उपाधी राजस असेल तर ममत्व लोभ इत्यादी प्रवृत्ती रुपी उल्हास आणि उपाधी मिश्र असल्यास तो आपली मिश्र शक्ती प्रगट करतो निद्रा आणि मरण या रूपातील उपाधी तर तो आपली शक्ती मुळीच प्रगट करत नाही हा आत्मा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्यावेळी जसजसा संकल्प करतो तसा तसा त्या त्या ठिकाणी त्या त्यावेळी स्वतः त्याप्रमाणे बनून आपल्यालाच पाहतो सर्व अशा त्या आत्म्याची जी जी शक्ती ज्या ज्या रूपाने उदयाला येते त्या त्या रूपाने ते कायम बनत जाते अशा रीतीने नानाविध रूपाने भासमान होणाऱ्या आत्म्याच्या अनंत शक्ती स्वभावतात उत्पन्न होत असून त्या सर्व शक्ती म्हणजे आत्माच होय आत्मा आणि त्याच्या शक्ती यांच्यामध्ये खरे तर मुळीच भेद नाही केवळ बुद्धिमान माणसाने आपल्या व्यवहारासाठी ही निरनिराळी नावे आपल्या कल्पनेने दिलेली आहेत समुद्राच्या पृष्ठभागावरील लाटा, बुडबुडे आणि पाणी सुवर्णाच्या ठिकाणी कडे कुंडले आणि मुकुट हे भेद जसे निव्वळ कल्पित असतात त्याचप्रमाणे जगातील पदार्थ हे अवयव आणि ईश्वर अवयव आणि ईश्वर हा अवयवी अशा तऱ्हेची द्वैत भावना उपाधीमुळे किंवा उपाधी, कि उपाधी भेदामुळे हे सर्व भेद वास्तविक नसताही सत्य भास्रमाणे दोरीमध्ये सर्प हा भासतो त्याप्रमाणे मायोपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी जगताचा आरोप निवळ भ्रांतीमुळे केला जातो परंतु ज्याप्रमाणे दोरीच्या आत बाहेर सर्प केव्हाही उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे ईश्वराच्या आत किंवा बाहेर जग केव्हा उत्पन्न होत नाही तर ब्रह्म हे सर्वात्मक असल्यामुळे नित्य प्रकाशरूप असणारे साक्षी चैतन्य केवळ आपल्या संकल्पामुळे स्वतःला काहीशा भ्रांतीने पाहू लागते इतकेच परंतु परमार्थ सर्व असणारे हे ब्रह्मच जगदरूपाने विस्तारले गेले आहे अविवेकी आणि मिथ्या ज्ञानवान पुरुषांनी जगातील अनंत वस्तू आणि त्यांचा आधार सर्व शक्तिमान परमात्मा यांच्या ठाई अवयव आणि अवयवी अशा स्वरूपाची जी कल्पना केलेली असते ती परमार्थदृष्ट्या सत्य नाही परंतु जग सत्य असो वा नसो चैतन्य ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या तऱ्हेचा संकल्प करते त्या त्याप्रमाणे स्वतः बनून आपल्याला पाहते आपल्या संकल्पाने उत्पन्न केलेल्या आकाराचा त्या अभिमान धारण करते आणि त्या आपल्या बऱ्या वाईट संकल्पा प्रमाणे सारगापासून तो तहच रुपाने ते चिद्रूप ब्रह्मच स्फुरण पावलेले आहे इथे श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सर्ग त्रेसष्ट श्री वासिष्ठाने म्हटले तेव्हा आतापर्यंत हे राघवा ज्या सर्वगत प्रकाशमान शुद्ध अनंत सच्चिदानंद रूपी महेश्वराचे किंवा परमात्म्याचे वर्णन मितुला करून दाखवले त्याच शुद्ध चिन्मात्र परमानंद रूपी परमात्म्यापासून प्रथम जीवाची उत्पत्ती होते नंतर तो चिद्रूप जीव उपाधी प्राधान्यामुळे चित्त होतो आणि त्या समष्टी चित्तापासून हे व्यक्त दशेला आलेले जग उत्पन्न होते त्यावर श्री रामाने विचारले ब्रह्मन अखंड अद्वितीय अपरिछिन्न आणि द्वैत शून्य अशा व्यापक ब्रह्मसत्तेमध्ये अणुस्वरूपी जीवाची उत्पत्ती संभवते तरी कशी मग श्री वशिष्ठ म्हणाले रामा ब्रह्म हे सर्व व्यापी आनंद रूपी आहे ते अत्यंत निर्मल असूनही त्याच्यामध्ये द्वैताचा आभास उत्पन्न होतो ते वस्तुत आनंद रूपे असून सुद्धा आत्मज्ञान शून्या स्वरूप अत्यंत भयंकर वाटते परंतु सर्व शुद्ध केवळ सत्तारूप निर्गुण आणि निराकार असे असल्यामुळे तत्व वेत्यांना सुद्धा त्याच्या स्वरूपाचे यथार्थ था आकलन होण्यासारखे नाही अशा या सद्रुप चिद्रूप निष्क्रिय परमपदामध्ये म्हणजेच ब्रह्मामध्ये वस्तुस्वभावामुळे जे अहमवृत्ती रुपी स्पंदन भासते त्याला म्हणतात त्या जीवृत रूपी परम आदर्शात सदृपत्वाने अनुभवास येणाऱ्या असंख्य जगत परंपरा प्रतिबिंबित होतात सोसाट्याचा वारा वाहत नसतानाही समुद्रामध्ये स्वाभाविक हालचाल होत असते किंवा निर्वाध प्रदेशामध्ये दिव्याचे स्वाभाविक स्फुरणही होत असते त्याचप्रमाणे ब्रह्माचे अगदी अल्प असे ते स्फुरण त्यालाच जीव अशी संज्ञा दिली जाते स्वभावता स्वच्छ अशा ईश्वर चैतन्य रूप आकाशाची निष्क्रियता लुप्तप्राय होऊन त्याच्यामध्ये मी या जाणीवचे जे अल्पस्फुरण होते ती तोच जीव हो वायूचे चलन अग्नीची उष्णता किंवा पाण्याच्या तुषारांची शीतलता यांच्याप्रमाणेच चिदात्म्याचे हे जीव आहे चिद्रूपी आत्मतत्वाला केवळ आपल्या संकल्पामुळे मी जीव असे वाटून त्याचे स्वरूप अल्प म्हणजेच मर्यादित होणे याला जीवभाव असे म्हणतात परंतु हीच मर्यादितपणाची भावना एकदा दृढ झाली म्हणजे त्यामुळे क्षणात जीवाच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न होतो एखाद्या लहानच्या अग्निकणाला पुष्कळचे इंधन मिळाले म्हणजे तो जसा अधिकाधिक प्रज्वलित होऊ लागतो किंवा दृष्टीची गती आकाशात कुंठित झाली म्हणजे जसा त्या ठिकाणी नीलवर्ण भासमान होऊ लागतो त्याप्रमाणे अहम वृत्ती शून्य अशा जीवात्म्याच्या ठिकाणी त्याच्या अल्पत्वाच्या भावनेमुळे अहंकार दृढ होतो वास्तविक आकाशामध्ये नीलवर्ण नसताना त्याचा निष्कारण आरोप करण्यात येतो त्याचप्रमाणे जीवात्म्याच्या पूर्वसंस्कारामुळे त्याच्यामध्ये संकल्प उदित होऊन त्याचा अहंकार दृढ होतो वायूच्या स्पंदाप्रमाणे हे अहंकाराचे स्फुरण जीवात्म्यामध्ये झाले म्हणजे स्वतःच्या संकल्पामुळे देशकार परिच्छिन्न होऊन ज्ञानाविध देहांच्या आकृती तो धारण करतो हा अहंकार संकल्पोनुख झाला म्हणजे त्याला अहंकार चित्त जीव मन माया, भिन्न भिन्न दिली ते मायात हो। तन्मात्रांची कल्पना करून आपल्या संकल्पामुळे स्वतःच जड रूपाने भासणाऱ्या प्रपंचतेला प्राप्त होतो तन्मात्रांचे पंचीकरण झाल्यानंतर समष्टी चित्त म्हणजे हिरण्यगर्भ आपल्या संकल्पामुळे अणुस्वरूपी बनून हिरण्याजामुळे अस्फोट प्रकाश असलेल्या आकाशात दिसणाऱ्या ताऱ्याप्रमाणे या हिरण्याकृतीचे ते अल्प असल्याने ते त्याला ते तेजक असेही म्हणतात ज्याप्रमाणे बीज आपल्या परिस्पंदाच्या योगाने क्रमाक्रमाने अंकुराचे रूप धारण करते त्याप्रमाणे समष्टी चित्त हिरण्यगर्भ तन्मात्र कल्पनेमुळे सहज परिणत होते ज्याप्रमाणे पाणी बर्फाच्या आकाराचे बनते त्याप्रमाणे अंड संज्ञकर अनेक तेजक्कणापैकी एखादा तेजक्कण पूर्वकल्पामध्ये विराट आत्म्याची उपासना केल्यामुळे मीच विराट आहे अशी भावना करून समष्टी विराट भावाने संपन्न होतो एखादा तेजक्कण मी व्यष्ठी जीवाचा स्थूल देह आहे अशी कल्पना करून व्यष्टीचा स्थूल देह बनतो आपल्या पूर्व कल्पनेच्या योगाने मीच ब्रह्मदेव आहे अशा तऱ्हेची भावना एखादा तेजक्कण हिरण्यतुर्मुख ब्रह्मदेव बनतो कोणी एखादा तेजक्कण आपल्या पूर्व संकल्पानुसार देवादेकांच्या देहाच्या ठिकाणी अहम भावना ठेवतो आणि त्यामुळे अमरावती सारख्या गंधर्व सेवित उत्कृष्ट नगरामध्ये इंद्रादी देव रुपाने प्रगट होतो जो क्रम देवादिकांच्या देहाच्या ठिकाणी अहमभाव ठेवणाऱ्या तेजक कणांचा तोच क्रम स्थावर जंगमात्मक वस्तूंच्या ठिकाणी अहमभाव धारण करणाऱ्या इतर तेजक कणांचा असतो या कारणाने कोणी आपल्या पूर्वसंकल्पाप्रमाणे वृक्षादि स्थावर पदार्थांची तर कोणी पक्षादि जंगमांची तर इतर कोणी अंतरिक्षात संचार करणाऱ्या राक्षस वा पिशाच्या दिकांची रुपे धारण करतात आदिसर्गामध्ये ब्रह्माच्या प्रथम स्पंदामुळे उत्पन्न झालेला समष्टी जीवात्मा आपल्या संकल्पामुळे विरींची या पदवीला प्राप्त होऊन जगाची रचना करतो या समष्टी हिरण्यगर्भाने पूर्वकल्पामध्ये विराट आत्म्याची कल्पना केलेली असल्यामुळे तो सत्यसंकल्प झालेला असतो यामुळे तो ज्या ज्या तऱ्हेचे संकल्प करील त्या त्यातहेोष्टी प्रत्यक्ष घडून येत असल्याचे तो पाहतो सारंश ब्रह्म सर्व कारणांचे कारण असून ते आपल्या संकल्पाप्रमाणे आणि संकल्पाच्या योगाने सर्व जगताची घटना करते ब्रेव प्रथम स्पंद असून सर्व जगाच्या आणि त्यातील कर्मकला मुळाशी त्याचाच संकल्प आहे पाण्यापासून फेस उत्पन्न होतो त्याचप्रमाणे चिदात्म्यापासून चित्त निर्माण होते ज्याप्रमाणे दोरीच्या सहाय्याने फेसाचा गोळा बांधला जावा त्याप्रमाणे चित्त हे कर्माने बांधले जाते परंतु फेसाचा गोळा दोरीच्या योगाने बद्ध झाल्यासारखा दिसला तरी तप पाणी केव्हाच बद्ध करू शकत नाही त्याप्रमाणेच कर्माने चित्त बांधले गेले तरी चिदात्मा केव्हाच बद्ध होऊ शकत नाही संकल्प हेच कर्माधिकांचे बीज आहे आणि जीव ही संकल्पात्मकच आहे वास्तविक निष्क्रिय अशा आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होऊन जीव आपल्या संकल्पामुळे सर्व कर्मांचा क्रमाक्रमाने विस्तार करतो बीजात असणाऱ्या अंकुराप्रमाणे जीवात्मा प्रथमतः आपल्या वासनारूप कर्माला धारण करतो आणि बीजाचे ठिकाणी अंकुर शाखा पाने फुले फळे आरंभी अव्यक्त स्थितीत असतात आणि कालानुरूप पुढे तीच व्यक्त होत त्याचप्रमाणे समष्टी जीवांच्या ठिकाणी सर्व वेष्टी जीव आणि त्यांची कर्मे वासनारूपाने स्थित असतात तीच पुढे क्रमाक्रमाने नाना प्रकारच्या रूपाने व्यक्त होतात रूपी जीवही स्वतःच्या ठिकाणी अशाच रीतीने सूक्ष्म वासनांच्या रूपाने स्थित असणाऱ्या देहादिकांच्या आकाराने संपन्न झालेले हे रूप जीव समष्टी जीवाच्या म्हणजे हिरण्य गर्भाच्या संकल्पाडा मधील करून आपापल्या कर्माप्रमाणे देहादेकांची प्राप्ती करून घेतात पुढे जन्म मृत्यूला कारण होणाऱ्या आपल्या कर्मामुळे हे सर्व जीव उच्च अथवा निच स्थितीचा अनुभव घेतात कर्म याचा अर्थितपंद असा आहे कर्म ही दिली जाते आणि हा वृक्षावरील डहाळ्या पाने फुले पुन्हा पुन्हा नाहीशी होऊन उत्पन्न होतात त्याचप्रमाणे सर्व कारणांचे कारण अशा चिद्रुप ब्रमापासून चित्त दैव रूप दामा उत्पती प्रकरणी श्री वासिष्ठ म्हणाले तर रामा सर्व कारणांचे कारण अशा त्या ब्रह्मापासून प्रथमारंभी मन उत्पन्न झाली मनन हेच मनाचे स्वरूप असल्यामुळे ते आपल्या कारणाहून अर्थात म्हणजे ब्रह्माहून वस्तुत भिन्न नाही हे कसे होईल हे असे होणार नाही अशा प्रकारच्या भावरूप विषयांच्या ठिकाणी मनाची वृत्ती नेहमी हेलकावी खात असते आणि त्यामुळे ज्ञानदृष्टीने असत्य परंतु अन्यदृष्टीला सत्य भासणाऱ्या दृष्टीला ते अवलोकन करते ज्याप्रमाणे पूर्वी अनुभवलेल्या सुगंधाचे नुसते स्मरण झाले तरी तशा प्रकारचा सुगंध त्यावेळी येत नसताही केवळ मनोरथामुळे तो येत असल्याचा भास होतो त्याचप्रमाणे हे मन पूर्वसंस्कारामुळे या सृष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेते जगातील सर्व भेद या मनामुळेच भासतात ज्ञानदृष्टीने विचार केला असता ब्रम्ह जीव मन माया कर्ता कर्म ही सर्व एक रूपच आहेत हो द्वैत काय किंवा ऐक्य काय या कल्पना वास्तविक सत्य नसून व्यवहार दृष्टीने या कल्पना किंवा हे भेद करण्यात येत असतात जोपर्यंत मन आहे तोपर्यंत जगातील सर्व वस्तू भेद आढळून येतात परंतु भिन्नतेची कल्पना करणारे मन एकदा नाहीसे झाले म्हणजे सर्व द्वैत प्रपंच नाहीसा होतो द्वैताची कल्पना नाहीशी झाली म्हणजे त्यामुळे त्याच्या त्या सापेक्षतेने येणारी ऐक्याची कल्पनाही त्याबरोबरच अखेर नाहीशी होते त्यानंतर अखंड आणि अद्वितीय अशा ब्रह्मतत्वाचा सर्वत्र अनुभव येतो ज्याप्रमाणे असंख्य लाटांच्या रूपाने एकच अफाट समुद्र स्फुरण पावत असतो त्याचप्रमाणे जगतातील अनंत रूपाने स्वतः परमात्माच विलसत आहे असा अनुभव येतो जगातील सर्व भेद हे मनाच्या कल्पनेनेच निखळ खेळ आहेत मनोनाश झाला म्हणजे मन हे सर्व खेळ आपोआप अस्त पावतात परंतु मन आणि भेदरूपाने दिसणारे हे जग जरी नाहीसे झाले तरी अखंड परमात्म परमात्मक नाही जशाच्या तसाच कायम असतो त्याचप्रमाणे अज्ञान स्थितीमध्ये सद्रुपत्वाने भासणारे जग अविमक वनाबरोबर बाधित झाले तरी सद्रुप ब्रह्म कायमच असते ज्याप्रमाणे गारुड्याची माया त्याच्या भोवती असलेल्या सर्व माणसांच्या बुद्धीला भ्रम उत्पन्न करते त्याप्रमाणे ईश संकल्प रूपे या सर्व जीवना सारखी पाडते अज्ञीवांना होणारा हा जगताचा भ्रम सत्यही नाही व असत्य नाही तर त्याचे स्वरूप अनिर्वचनीय ज्याप्रमाणे आपल्या समोर दिसणाऱ्या खांबाकडे नीट रीतीने अवलोकन न केल्यामुळे तो खांब नसून चोर आहे असा भ्रम उत्पन्न होतो त्याचप्रमाणे संसार हे एक दीर्घ स्वप्न असून अविद्यायुक्त मनामुळे ते सत्य असल्यासारखे भासत आपल्या मनाने वेताळाची कल्पना करून त्यामुळे भिवून गेलेल्या बालकाला तो वेताळ खरा नसून ही आपल्या मनाची कल्पना आहे हे करत नाही त्याप्रमाणे जगातील अनात्मविषयांच्या आसक्तीमुळे जीवाला संसार ही केवळ आपल्या चित्ताची स्वप्न आहे याची जाणीव उत्पन्न होत नाही चित्त सर्वा नर्थ सर्वा और मुले, चित्त समी जीवक निर्माण होते समी जीवापुर अहमभाव अहम भाव व्यष्टिचित्त व्यीचित्तापासिकान देहाधिका संबंधाने मी आणि माझे असा भ्रम उत्पन्न होतो पुढे देहाधिकांच्या भ्रमामुळे स्वर्ग नरक बंध मोक्ष इत्यादी भावना अंकुराची वाढ होते त्याप्रमाणे ब्रह्म बीजापासून जीव चित्त देह कर्म वगैरे सर्व उदय पावतात ही सर्व अनर्थ परंपरा उत्पन्न होण्याला जीव आणि ब्रम्ह यामधील भेदभावनाच कारणीभूत झालेली असतात परंतु वास्तविक ब्रह्म जीव जीव जीवन चित्त देह कर्मी भेद नहीं सारंश कर्मच देह है चित्त अहंकार परमेश्वर परमेश्वर तो शिव कि परमांव वेदांत शास्त्रा रहस्यक्या वासिष्ठ महाराने उत्पत्ति प्रकरण सर्ग पासष्ट्रीमस्तू अशा प्रकारे नटलेली आहे ज्याप्रमाणे अनेक दीप उत्पन्न झाल्यासारखे भासतात त्याप्रमाणेच परब्रह्मा पासून उपाधी भेदामुळे जगातील असंख्य वस्तू भासून होतात मी जीव आहे ही कल्पना चित्तात दृढ होऊन दिल्यामुळेच जीवाला द्वैत भास परंतु तो आपल्या परमात्मा स्वरूपा संबंधाने स्वरूपाचा मनुष्य हा चित्त मात्र असल्यामुळे हे चित्त नाहीसे झाले म्हण अर्थात चित्ताचा उपशम झाला म्हणजे सर्व द्वैत प्रपंच शांत होतो कारण ज्याने आपल्या पायात पादत्राणे घातली आहेत असेच वाटत असते तसेच ज्याप्रमाणे पानेशिवाय केळीचे स्वरूप निराळे नसते त्याप्रमाणे चित्तातील भ्रमाव्यतिरिक्त जगताचे स्वरूप निराळे नाही जीवाना सर्व जगताचा जो भ्रम उत्पन्न होतो तो चित्तामुळे आणि चित्तामध्येच होत असतो अर्थात जग हे चित्त मात्र आहे आणि त्यामुळे चित्ताचा क्षय झाला म्हणजे जगताचा क्षय झाल्यासारखेच होते जन्माला येणे बाल्य तारुण्य आणि वार्धक्य या दशा प्राप्त होणे मरणे स्वर्ग नरकादिकांचा अनुभव घेणे अशा तऱ्हेच्या निनियाळ्या भ्रमांच्या रूपाने हे चित्त नेहमीच नृत्य करीत असते ज्याप्रमाणे दारू पिणाऱ्याला तिच्या कैफामुळे आकाशामध्ये हजारो बुडबुडे दिसू लागतात त्याचप्रमाणे आत्म्याहून ज्याचे स्वरूप भिन्न नाही असा संसार हजारो ब्रह्मांड रुपी बुडबुड्याने प्रत्यय येतो रात म्हणून जो दृष्टी विकार आहे त्या विकारामुळे मनुष्य ग्रस्त झालेला असला म्हणजे त्याला आकाशात दोन, दो, दोन चंद्र दिसू लागतात त्याचप्रमाणे अविद्येचा चित्तावर पगडा बसला असेल तर त्यामुळे जीवाला परमात्म्यामध्ये द्वैत प्रपंचाची भ्रांती पडू लागते बेसुमार मध्य प्राशनाने झुंद झालेल्या मनुष्याला आपल्या भूताचे स्थिर वृक्षही गरागरा फिरत आहेत असा भास होतो त्याप्रमाणे अविद्यारूपी मदिरेमुळे भ्रांत झालेल्या चित्ताला अनर्थकारक सर्ग परंपरा भासत असतात लहान मुले एक खेळ खेळताना आपल्याच अंगाभोवती गरगरा फिरत असतात त्यावेळी जगातील सर्व पदार्थ कुंभाराच्या चाकाप्रमाणे फिरत असल्याचा त्यांना अनुभव येतो अविदेच्या अधीन झालेल्या जीवालाही हे संसार चक्र अशाच प्रकारे भ्रमण करत आहे असा भ्रम होतो अविद्यावश झालेले चित्त जेव्हा जगाकडे पाहू लागते तेव्हा द्वैत आणि ऐक्य यांचा भ्रम त्याच्या चित्तात उत्पन्न होतो परंतु अविद्या नाहीसे होऊन द्वैत प्रपंचाचे चित्तातील स्मरण नाहीसे झाले म्हणजे द्वैत वा ऐक्य अशा तऱ्हेच्या भ्रमाचा पूर्ण निराश होऊन जातो द्वैत रूपाने या जगाचा सहाय्याने आणि ज्ञानाच्या दृढतेमुळे चित्त निर्विषय झाले तर इंधनरहिता अग्नीप्रमाणे ते आपोआप शांत होते ज्याचे चित्त एकदा चित घन झाले परमात्मा स्वरूपाशी तद्रूप झाले आणि समाधीमध्ये लीन झाले असता था किंवा व्यवहार करत असताही सारखे शांत आणि निश्चल राहू लागले अशा पुरुषाला जीवनमुक्त असे म्हणतात थोडीशी मदिराप्राशन केलेला मनुष्यच अतिशय गडबड करत असतो परंतु जो यथास्थित दारू आहे असा मनुष्य स्वस्थ पडल असतो हाच न्याय चित्ताला तंतोतंत लागू पडतो क्षुद्र विषयांच्या अल्प चित्त क्षुब्ध होऊन जाते पण बरे का रामचंद्र सर्वज्ञतेमुळे ते सर्वस्वी शांत होते आणि ही सर्वज्ञतेची शांतता म्हणजेच निर्विषयता हो आत्मज्ञान झाल्यामुळे चित्त निर्विकल्प समाधीमध्ये स्थिर झाले किंवा परमपदाच्या साक्षात्काराने संपन्न झाले म्हणजे त्या स्थितीलाच नैराम्य नैरातम्य किंवा चित्तरहितता किंवा शून्य अथवा निर्विषयता ही नावे दिली जातात चिद्रूप ब्रह्मामध्ये जड विषयांचे जे स्फुरण भासते ते चित्त चित्तनिमित्त असते अविद्येने परवश झालेल्या चित्ताला मी उत्पन्न झालो आहे मी जिवंत आहे मी पाहतो आहे मी संसार करतो आहे इत्यादी प्रकारचे अनेक भ्रम उत्पन्न होतात परंतु हे सर्व स्फुरण चित्ताव्यतिरिक्त नसल्यामुळे समाधी ज्ञान यांच्या अभ्यासाने चित्त शांत झाले म्हणजे जड विषयांचा भ्रम नाही संपतो आता या ठिकाणी तू कदाचित अशी शंका घेशील की समाधी आणि ज्ञान यांच्या अभ्यासामुळे चित्ताचे व्यापार कदाचित थांबत असतील परंतु तेवढ्याने चित्त नाहीसे झाले असे कसे म्हणता येईल पण रामा ही, ही शंकाच निरर्थक आहे चित्ताचे व्यापार लयाला गेले म्हणजे चित्ताचे स्वरूप तरी शिल्लक राहणार कसे विशेष स्फूर्णामुळेच तर चैतन्याला चित्त ही संज्ञा प्राप्त झाली आहे अर्थात स्पंदा व्यतिरिक्त वायूचे असे काही निराळे स्वरूप नसते त्याचप्रमाणे विषयांचे स्फुरण हे चित्ताचे स्वरूप असल्याने चित्ताचा व्यापार बंद झाल्यानंतर चित्ताचा चित्तपणा अविशिष्ट राहणे शक्यत नाही समाधी आणि ज्ञान यांच्या योगाने चित्त चिद्रूप झाल्यानंतर त्याचे जे प्रारब्धानुसार किंचित शिल्लक राहते तो रज्जीवर भासणाऱ्या सर्पभ्रमाप्रमाणे अविद्येचा आभास आहे असे तत्व व्यक्ती जाणतात त्यामुळे चित्ताच्या या स्फुरणामुळे सर्पाच्या स्पंदाप्रमाणेच ही, ही संपंद स्पंदा रूपी व्याधी भ्रमरूप असल्यामुळे आत्मबोधाने त्याची चिकित्सा करता येणे शक्य आहे आणि यात वास्तविक आयास असे नाहीतच तेव्हा रामचंद्रा अहम ममत्वादी सर्व भ्राम कल्पनांचा त्याग करून तू जर आत्मज्ञानामुळे आपले चित्त निर्वासन करशील तर त्याच क्षणी तू निशय मुक्त होशील अरे ज्याप्रमाणे रज्जूचे यथार्थ ज्ञान करून घेतले म्हणजे त्यावर भासणाऱ्या सर्व भ्रमाचा अजिबात निराश होतो त्याप्रमाणे तू आपली वृत्ती स्वस्वरूपोन केलीस म्हणजे ही संस्कृती रुपी व्याधी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित बाबा विषयांचा अभिलाश सर्वस्वी टाकून देऊ आणि वृत्ती स्थिर करून स्वस्वरूपोनुख होऊ म्हणजे मोक्ष तुझ्या हाती येईल यात अवघड असे काय आहे तुझ्यासारखे क्षत्रिय महावीर आपल्या प्रिय प्राण्यांना तृणाप्रमाणे तुच्छ लेखून शत्रूवर विजय मिळवत नाहीत का मग विषयांच्या ठिकाणी असणारी चित्ताची आसक्ती काढून टाकण्याविषयी तेवढी तुला इतकी कृपणता का वाटावी हेच समजत नाही विषयांचा अभिलाश नाहीसा करण्याविषयी प्रयत्न होऊन चित्त निराशक्त झाले म्हणजे आपले जीवित कसे राहील अशी का तुला भीती वाटते तस असेल तर रामचंद्र ही तुझी भीती अगदी निष्कारण आहे हे लक्षात ठेव बा प्रारब्धाने जे जे व्यवहार प्राप्त होतील ते, ते करत जा विषयावरची आसक्ती तेवढी काढून टाकून यदृच्छिने जे विषय प्राप्त होतील त्यांचे द्वारा बुद्धीने सेवन करून या नादी न लागता अशा रीतीने जो तत्ववेता वागत असतो त्याला परमात्मज्ञान तळहातावरील बेलफळाप्रमाणे किंवा समोर असलेल्या एखाद्या पर्वताप्रमाणे प्रत्यक्ष प्राप्त होते ज्याप्रमाणे कल्पांत काळाचा अफाट विस्तारलेला समुद्र हजारो लाटांच्या रूपाने व्यक्त होतो त्याचप्रमाणे जगदरूपाने भासत आहे त्या आत्म्याचे ज्याला परमार्थ स्वरूपाने दर्शन होते तोच जीवन मुक्त स्थितीपर्यंत जाऊन पोहचतो परंतु ज्याला आत्म झालेला नाही अशा जीवाच्या ठिकाणी सर्व अनर्थांना कारणीभूत होणारा मनोभाव उत्पन्न झाल्यामुळे त्या जीवाला दीर्घकाळपर्यंत बंध भोगावा लगते इति श्रीवासिष्ठ महाराण उत्पत्ति प्रकरण सर्ग सहास